स्कंद पहिला अध्याय चावदावा। अध्याय चावदावा। जन्म ती ले ले, मला नाही अशा प्रकारे चिंतामग्न झालेले व्यासमुनी आपल्याला शाप देतील अशी भीती वाटून तिने शुक पक्षातील स्त्रीचे रूप धारण केले आणि ती निघून गेली पक्षी रूप धारण केलेली ती अप्सरा पाहताच व्यास विस्मयचकित झाले तिचे प्रथम दर्शन झाल्याबरोबर मनाचे संयम करण्यास ते असमर्थ ठरले घृताचीने मोहित केल्यामुळे त्यांचे वीर्य एकाएकी अरणीत पडले परंतु अरणीत वीर्यपात झाल्याचे लक्षात न आल्याने ते तसेच मंथन करीत राहिले त्या अरणी पसुन व्यासमुनी सरखा पुत्र झालेला शुक बालक विस्मय उत्पन्न करू लागला व्यासमुनी ह्या पुत्र दर्शनाने विस्मित झाले पण वरप्रसादानेच हा पुत्र उत्पन्न झाला आहे असा त्यांनी तर्क केला अरणी पासून उत्पन्न झालेला शुक जणू दुसरा अग्नीच वाटावा असा तेजरू झाला गार्ह असे त्यांना वाटले नंतर गंगेवर जाऊन त्यांनी स्नान केले इतक्यात आकाशातून बालकावर पुष्पवृष्टी झाली व्यासांनी त्या पुत्राचे जातकर्म केले तेव्हा देवांच्या धुंदुबी वाजू लागल्या अफ्सरा नृत्य करू लग्वासू नारद्यान शुका सारन शुका, शुका करता आकाशत शुभ कृष्णाजी दिव्य कमंडली पड़ली तो अतिजस्वी बाधक जन्मताक्ष कर्मज्ञान यात निपुण असलेल्या व्यासमुनी त्याचे उपनयन केले त्याबरोबर त्या महात्म्या शुकाला उपनिषदे आणि सूत्रे यांची स्फूर्ती झाली त्याच्या उत्पत्तीचे वेळी घृताचीने शुकीचे रूप धारण केल्यामुळे व्यासमुनी त्याचे नाव शुक ठेवले उपनयन झाल्यावर शुकाने बृहस्पतीला गुरु केले केली, सूत्र या बरबर, वेद, शुक्रताच व्यासमुनी त्वरेने उठून प्रेमाने त्याच्या मस्तकाचे अवघ्रण केले आणि त्याला आलिंगन दिले त्याला अध्ययनासंबंधी कुशल प्रश्न विचारले शुभ आश्रम शुका विचारास्त्र अध्ययन आता तू विवाह कर गृहस्थाश्रम स्वीकार तू देव पितर हम उद्देशन याग कर मनोहर पत्नी का स्वीकार कर कारण िकाला सदगती प्राप्त होत नाही स्वर्ग प्राप्ती नाहीच म्हणून तू ग्रमाचे अवलंबन करून मला सुखी कर हे महाभाग्यशाली विचारी पुत्रा माझी मोठी आशा तू पूर्ण कर हे महाज्ञानी शुका महागोर तपश्चर्या केल्यामुळे तू मला अयोनी आणि देवरूप पुत्र झाला आहेस ह्यास्तव माझ पित्याचे रक्षण कर अशा प्रकारे प्रपंचा विषयी अतिशय अनुरक्त असलेले शुकाचे जनक संधीत जाऊन शुकाला सांगताच तो विरक्त शुक म्हणाला हे वेदव्यास हे धर्मज्ञ हे महाविचारी हे आपण काय बोलत आहात आपण मला तत्वज्ञानाचा उपदेश करा म्हणजे मी आपली इच्छा पूर्ण करीन व्यास म्हणाले हे पुत्रा मी तुझ्यासाठी शंभर वर्ष तपस्या केली मी तुझ्यासाठी शंभर वर्षे तपश्चर्या केली मोठे कष्ट सोसले नंतरच शिवाच्या आराधनेमुळे मला तू प्राप्त झालास राजाची प्रार्थना करून मी तुला वित्त देईन म्हणून महाभाग्यशाली पुत्रा तारुण्य प्राप्त होताच तू सुखाचा उपभोग घे सुख म्हणाला तात दुःखरहित सुख मनुष्य लोकात कोणते आहे ते मला सांगा प्राज्ञजन दुःखयुक्त सुखाला सुख म्हणत नाहीत स्त्रीचा स्वीकार केल्यावर मला तिच्या अधीन होऊन राहावे लागेल परराधीन आणि स्त्रीजित पुरुषाला कसले सुख लागणार पण स्त्री आणि पुरवठा उदरापासून देहाची उत्पत्ती झाली आहे आणि स्त्री देह तर अगदीच आहे असल्या स्त्री देहावर कोण ज्ञानवंत पुरुष प्रेम करीन ब्रह्मर्षे मी अयोनी संभवातून उत्पन्न झालो आहे तेव्हा योनी विचार मनात कसा ठिकाणी रममाण होणारा पुरुष इतर सुखाविषयी उत्सुक असतो असे नाही वेद पठण करून मी त्यांचा विचार केला पण कर्मार्ग प्रवर्तक व हिंसामयच वेद मी पठण केले गृहस्पती गुरुंनी अज्ञानामुळे व्याप्त होऊन प्रपंचात मग झाला आहे तेव्हा दुसऱ्या हा गृहस्थाश्रमी पुरुष मज मुक्षुचा गुरु म्हणजे विटंबनाच आहे म्हणूनच गुरुला प्रणाम करून मी आपल्या संधी आलो तस्मात संसार रुपी सर्पाला मी भितो म्हणून अपने रक्षण करा सूर्या ज्योतिष चक्रप्रमा विश्रांति मिलती नहीं संसारी लोक कभी ही थे आत्मतत्व कर संसार संसार सुख कीटकान विष्टे मध्य सुखा प्रमाण है वेदशास्त्रा अध्ययन के संसारा अनुरक्त इतके मूल को नहीं श्वान अश्व सुकर यांच्या प्रमाणेच त्यांची योग्यता समजावी दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त होऊन आणि वेदशास्त्राचे अध्ययन करूनही जर पुरुष संह यात आसक्त होऊन राहिलेल्या पुरुषाला पंडित म्हणतात याचेच आश्चर्य वाटते सत्व रज तम या तीन माया गुणांनी जो जो पुरुष संसारात बद्ध होत नाही तोच विद्वान बुद्धिमान आणि शास्त्रपारंगत मानला पाहिजे संसारातून सत्वर मुक्ती होईल तेच पठन करावे संसार बंधने दृढ करणाऱ्या अध्ययनांचा काय उपयोग पुरुषाला ग्रहण म्हणजे बंधन प्राप्त होते म्हणून गृह संज्ञा मिळाली या गृहरूप कारागारात कोणते सुख आहे यात काहीच सुख नसल्यामुळे मी याला भीत आहे दैववशात फसलेले मंदबुद्धी पुन्हा संसारात गुरफटत असतात व्यास म्हणतात गृह बंधनागार नसून बंधने प्राप्त होण्याचे दुसरेही काही कारण नाही श्राद्ध करणारा सत्यवचनी शुद्ध ग्रहस्था सही मुक्ती मिळते मध्यकाली व्रतस्थ ब्रह्मचारी वानप्रस्त यती हे सर्वदा ग्रहस्थाश्रमी पुरुषाचेच अवलंबन करतात तसेच श्राद्ध अन्नदान मधुर भाषण ह्यांनी धर्मनिष्ठ ग्रहस्थाश्रमी इतरांवर उपकारच करतात सारांश ग्रमापेक्षा सारांश गृहस्थाश्रमापेक्षा श्रेष्ठ धर्म पाहण्यात व ऐकिवात नाही वशिष्ठ वगैरे ज्ञानी आचार्यांनीही त्याचे अवलंबन केले हे महाभाग्यवान पुत्रा वेदभित कर्मे करणाऱ्या काय बरे असाध्यक्ष स्वर्ग मोक्ष उत्कृष्ट जन्म ह्यापैकी ज्याची इच्छा होईल ते पुरुषाला प्राप्त होते एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जावे असे धर्मवेत्यांचे म्हणणे आहे म्हणून तू अग्निहोन घे आणि दक्ष राहून सर्व कर्मे कर हे धर्म्य पुत्रा देव पितर आणि मनुष्य यांचे यथाविधी संतर्पण करून पुत्र उत्पन्न करून त्याला गृहस्थाश्रमी करून गृहाचा त्याग कर आणि उत्कृष्ट व्रत कर वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास वृद्धीचे अवलंबन कर हे पुत्रा अविवाहित अव पुरुषांची पाचही इंद्रिये अजिंक्य आणि मद उत्पन्न करणारी व्हावे म्हणून स्त्रीचे पाणी ग्रहण करून वृद्धावस्थेत गेल्यावर तप करावे असे शास्त्रवचन आहे हे शुका निराहार आणि जितेंद्रिय राहून तीन हजार वर्षे दुर्घट तपश्चर्या केल्यावर देखील महा तेजस्वी विश्वामित्रमुनी मेनकेवर मोहित होऊन तिच्या सहवनात राहिला त्याच्या विर्यापासून शकुंतला नामक सुकन्या सुक झाली कन्या काली दृष्टी पडताच माझा पिता पराशराने मदन बाळांनी पीडित होऊन नौकेतच त्या कन्येचा स्वीकार केला इतकेच नवे तर ब्रम्हदेवही आपल्या कन्याला पाहून मदन विभल होऊन तिच्या मागे धावू लागला तेव्हा रुद्राने मूर्छित करून त्याचे निवारण केले म्हणून हे पुत्रा तू माझे हिताचे सांगणे ऐक आणि कुलीन कन्यका करून वेदमार्गाचे अवलंबन कर अध्याय चौदावा समाप्त